की तुम्हाला विमान चढवता येते का तेव्हा ती खटाळ्याप्रमाणे म्हणत असे माझ्या सोबत विमानात बसा आणि पहा ती नेहमीच आनंदी मदतशील व शिस्तीत राहत असे तिला राजस्थानी हाताने बनविलेल्या वस्तूंची आवड होती तिचे घर म्हणजे एक भारतीय पद्धतीने सजविलेला सुंदर नमुना होता त्यामध्ये राजस्थानी हाताने बनविलेल्या वस्तूंचा समावेश क्लुप्तीने गेला होता ती सकाळी तिच्या पतीसमवेत जॉगिंगला किंवा पोहायला जात असे तसेच ती कुंडीतल्या रोपट्यांची निगा ठेवत असे तिच्या कारवर एक स्टिकर लावत हो अंतराळ हि आपले भविष्य हि शब्द त्या स्टिकरवर होत कल्पना अमेरिकनिवासी भारतीयांच्या गळ्यातला ताईद झाली होती तिला मिस इंडिया तिरुद मिळवल होत तिला तिथ साजरे होणार निरनिराळी भारतीय सण व कार्यक्रमात भाग घ्यायला आवडत अस ती नेहमीच तिचि कुटुंबीय शिक्षक व मित्रांच्या संपर्कात राहत असिच्या पहिल्या अंतराळ प्रवासपूर्वी देखील कल्पना तिच्या शाळेत विद्यार्थ्यांना कर्नाल व चंदीगड येथील कॉलेजच्या शिक्षकांना भक्ची एकही संधी दौडली नाही ती नहमीच त्यांच्याशी टलीफोन किंवा ई मेलच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहत असि तिला आजवर भेटलेले सर्व स्मरणिका स्मृतिचिन्ह कुटुंबियांचयाचित्र देखील अंतराळ प्रवासात तिच्यासोबत नल्पनेला स्वतःच्या शाळकडून देखील प्रेमाचा प्रतिसाद मिळाला तिच्या पहिल्या अंतराळ संध्याकाळी तिच्या शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी विशेष पद्धतीनं बनविला टी शर्ट परिधान कला त्यावर लिलिहतिटागोरच्या शाळच्या विद्यार्थ्यांना कल्पनाचा अभिमान आह ते सगळे शाळेपासून कल्पना स्टेडियमपर्यंत आलत गेले जिथे कर्नालचे सर्व प्रतिष्ठित मंडळी येऊन त्या ऐतिहासिक क्षणाची ग्वाही देणार होते कल्पना ज्या घरात राहिली होती त्याचही नवीन बंगल्यात रुपांतर करण्यात आले होते संपूर्ण बंगला रोष नाईने संपत होता विजय सेठिया यांनी त्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विकृत करण्यासाठी मिठाई वाटली अंतराळचा प्रवास झाल्यानंतर खरे पाहता तिला भारतात यायचे होते पण आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या शंकेन युएस सरकारने तिची विनंती अमान्य केली ह्युस्टन येथील इंटरनॅशनल स्पेस स्कूल फाउंडेशन हे जगभरातील शाळच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करीत असत ज्याचा भाग म्हणून तिथ विद्यार्थ्यांना अंतराळ प्रशिक्षण पाहायला मिळत स्वतः जातीने अंतराळवी त्यांना अंतराळ मोहिमेच शिक्षण देतात कल्पना दरवर्षी स्वतःच्या शाळोर बालनिक्तनातून दोन विद्यार्थी या जागेला भिदू शकतील असा कल्पनानिपायडा घातला या प्रकार तिन्न तिचि थी योगदान दिल विद्यार्थ्यांना आमंत्रित करण ही एक आंतरराष्ट्रीय स्प्रसच्या पूर्वतयारीचा भाग होता ज्याची नासा सध्या जुळाजुळ करीत होता आठवड्याच्या अखेरीस भारतीय विद्यार्थ्यांना कल्पना व जेपीकडून आमंत्रित करण्यात आले ते ज्यांचे खास अतिथी होते जेपी त्यांच्यासाठी बिर्याणी बनवत असे तर थी कल्पना त्यांच्याशी गप्पा मारत असे कल्पना कल्पना दिदी म्हणून प्रसिद्ध झाली होती तिला वारंवार शाळा व कॉलेजकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलण्यासाठी बोलावण्यात येतात असे ती तिच्या अवकाशातील अनुभव त्यांना सांगत असे ती विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने पाहणे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 इन्चार्जने तिला आगामी अवकाश मोहिमेसाठी वेळ आहे का याबद्दल विचारले ते ऐकून कल्पनाला आश्चर्य वाटले व आनंदित झाली तिने त्वरित तिचा होकार या यावेळी मात्र तिची फ्लाइट इंजिनियर व विशन स्पेशालिस्ट म्हणून निवड झाली अखेरीच तिची बालपणापासून मनात घर केलेली महत्वाकांक्षा पूर्ण झाली तिला फ्लाईट इंजिनिअर हद मिळालं होत कल्पनाची पहिली मोहीम एसटीएस सत्याऐंशी हा थोड्याबळत फरकाणे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 एरो क्लब एल सर्व स्मृतिजीं सोबत घिनी तिजा शिक्षक ने अर्पण के एक पांधर सील ऐसी फलको घर दुसा मोहिमे योहिमे रीफ हजब कमांडर होते विल्यम हे पायलट लॉरेंस क्लार्क डेविड ब्राउन कल्पना हिशन स्पेशलिस्ट होते मैकेडसन पेलोर कमांडर इलवान रेमन पेलोर स्पेशलिस्ट होतेमन इंतरावेर होते इलान रेमन हे बाकी इतर सगळे अमेरिकन होते सोळा जानेवारी 2003 ला तीनला कोलंबियाने उड्डाण घेतले होते उड्डाणापूर्वी एक प्लास्टिक सदृश किंवा बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वस्तू फरशीने आच्छादलेल्या शटलच्या पंखावर पडली एक सूक्ष्म अशी चीर तिथे पडली जिथे ती वस्तू आढळली होती तेवढ्याच बुस्टर इंजिन सुरु करण्यात आले होते व त्याला थांबविण्याची काही सोय नव्हती तो प्रसंग दुर्लक्षला गेला होता तेव्हा वाटले होते ही पडलेल्या चिरेमुळ शटलला कुठलीही आपत्ती येणार नाही नंतर हीच बाब त्या प्राणघातक अपघाताची कारण ठरली शटल पृथ्वीच्या कक्षेत दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर एवढ्या उंचीवर व्यवस्थित नियंत्रित करण्यात आल नंतर सलग 15 दिवस तृथ्वीला विषुवृत्तला एकोणचाळीस अंशाचा सा कोण करून प्रदक्षिणा घालत राहिल दुसऱ्या मोहिमतील कल्पनाची कामगिरी कमांडर रिक हजबंड यांना शटल चालविण्यासाठी कल्पनाने मदत कली तिने बरेच प्रयोग कल त्यात खालील प्रयोगांचा समावेश होता astroculture advanced protein crystal facility commercial protein crystal growth biotechnology demonstration system ess biopack comes and modul kazai nirmiticha prakriya sahit water mister fire suppression and structures of flame balls at levis number prayog mechanics of granular material vapor compression distillation flight experiment and zeolite crystal growth furnace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 हा या सर्व प्रक्रियांना समजून घेण्यासाठी अडथळा आणतो स्पेस लॅबमधील अद्ययावत सुविधांमुळे मेनबत्तीच्या ज्योतीमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास कल्पनाला करता आला स्पेस लॅब ही लांबीला सात मीटर रुंदीला पाच मीटर व चार मीटर उंच असते त्यात शेगडी उपकरणे परीक्षा नळी कॅमेरा व संगणक असतात स्पेस लॅबमध वातावरणातका दाब वैज्ञानिक प्रयोगासाठी जरुरी असल्याने तो कृत्रिमपणे राखण्यात येतो स्पेस लॅब ही पलोर बेमध स्थापलेली असत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 विशकरून विमान जहाज अवकाशयान व वाचनालय यासारख्या बंदिस्त जागेतील आग कमीत कमी खर्चात विझवि न यांचा विचार झाला मिस स्प्र हा एक सर्वात महत्वाचा असा अग्निविझविण्याचा भाग झाला आहा साम्रत घातक रासायनिक पदार्थ जे ओर्झोनच्या थराची हानी करतात त्यांच्यासाठी मिस स्प्र हा सुंदर पर्याय आह कल्पनाने शुद्ध व दोषरहित मिश्रधातू निर्माण करण्यासाठी तसे वातावरण प्रयोगाद्वारे तयार कल तिन वेगवेगळ्या पक्षींच्या वाढींचा अभ्यास कला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 शटलवरील सर्व यंत्रणांची व्यवस्थित तपासणी करणे त्यांच्यातील बिघाडाचा अचूक शोध घेऊन त्याला दुरुस्त करण हे मिशनची फ्लाईट इंजिनियर या नात्यान कल्पनाच काम होत कधीकधी ती कमांडरला शटल चालविण्यास देखील मदत करीत असताना एक फरनेस नाद्रुस्त झाली तेवढी वगळता बाकी कल्पनाचे सर्व प्रयोगी यशस्वी झाले तिने व्हिडीओ कॅमेरा चालू ठवला होता ज्यामुळे पृथ्वीवरील लोक तिचे प्रयोग पाहू शकत होते तिने सर्व प्रयोगांचा निष्कर्ष मिशन कंट्रोलकडे पोहचता केला असा दावा करण्यात येतो की पन्नास ते नव्वद टक्क्यांपर्यंत सर्व प्रयोगांची तपशीलवार माहिती मिशन कंट्रोलकड़ सुरक्षित असून त्याच पृथक करणेही झाल आह शेवटच क्षण दुसऱ्या मोहिमतील काम करीत असताना सर्व अंतराळवीरांनी खूप आनंद घेतला इस्रायलच्या अंतरावीराने इस्रायलच्या अध्यक्षांसोबत व आपल्या कुटुंबियांसोबत वार्तालाप कला त्यांनी इस्रायलच्या प्रसारमाध्यमांशी देखील बातचित क्लि सर्व अंतराळवीरांनी युएएसचे अध्यक्ष जॉर्ज बुश व इंटरनॅशनल स्पेस स्टनवरील तीन अमेरिकन अंतराळवीरांसोबत एक छोटासा परिसंवादाचा कार्यक्रम पार पाडला असे म्हटले जाते की सर्वात शेवट चालला संदेश म्हणजे आमची मोहीम यशस्वी झाली आणि आम्ही सर्वजण सुखरूप आहोत हा होता कल्पनाने हा आपल्या मजनींना ईमेल पाठवला होता अवकाशातून दिसणाऱ्या सुंदर अशा नाईल नदीचे ना कल्पनाला कौतुक होते दुर्दैव आणि तिचा तो शेवटचा ईमेल होता शेवटचे दृश्य जे व्हिडिओ कॅमेऱ्याने मिशन कंट्रोलला प्रक्षेपित केले होते त्यात ते सर्वजण सुखरूप दिसले होते सर्व अंतरावीर एकमेकांची मस्करी करीत होते व पृथ्वीच्या परतीच्या प्रवासासाठी स्वतःला खुर्चीत बांधून घेऊन सज्ज झाले होते एक फेब्रुवारी दोन रोजी उतरण्याच्या ठरलेल्या वेळीच्या सोळा मिनिटे अगोदर कोलंबिया शटल दोन तुकड्यांमध्ये विभाजित होऊन टेक्सास राज्यात पडल आणि सातही अंतरावीरांचा त्यात अंत झाला त्यांचे मृत शरीर नंतर टक्सास व फुरिडा राज्यात पडलिखा शटलच्या अवशेषांमधून शोधून काढण्यात आल कल्पनाच्या जीवनाचा अंत तिला हव्या त्या ठिकाणी झाला होता कल्पनाच्या पार्थिवाच दहनसंस्कार करून राख उटाह हो येथील नॅशनल पार्क व हिमालयावर विखुरण्यात आली कोलंबिया याचा तो अपघात कोलंबिया स्पेल शटलला एक फेब्रुवारी 2003 रोजी अपघात झाला ते शटल टेक्स्टाच्या वरील अवकाशात दुभंगले गेले पृथ्वीच्या वातावरणात शिरताना हा अपघात झाला कोलंबिया यानाचे लॉन्चिंग होत असताना होम इन्शुरन्सचं लहान ब्रिफकेसच्या आकाराच्या तुकड्याने मुख्य इंधन साठविलेल्या टाकीला इजा पोहोचली होती यानाला थर्मल ब्लँकेटच्या आवरणाचा एक तुकडा पडला या तुकड्याने टाकीच्या पूर्व भागावर इजा केली नासाच्या इंजिनियर्सनं या अपघाताचा संशय आला होता पण नासाच्या अधिकाऱ्यांनी यावर आवश्यक तितके लक्ष दिले नाही परतीच्या प्रवासात नुकसान झालखा क्षेत्रातून गरम वायू भिनी आतील पंखांच्या संरक्षणेला हानी पोहोचवली यामुळे यानाचे तुकड़ झाल व इतस्त टेक्स्टाइलच्या जमिनीवर पसर ते पसरल तुकड़ जमा करण्यात आघाताने स्पेस शलच कार्यक्रम दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आल अपघात होण्यापूर्वीच्या प्रत्येक घटनेची नोंद करण्यात आली आह पॅसिफिक समुद्रावर ऑर्बायटर एकशे वीस किलोमीटर उंचीवर असताना पृथ्वीच्या वातावरणात शिरल वातावरणात शिरताना हव्याच्या रेणूंशी घषण होऊन घष्ठता निर्माण झाली समोरील बाजूचे तापमान वाढले व वा पुढील सहा मिनिटात ते चौदाशे अंश सेल्सिअस से इतके झाले सेन्सारच्या परिषणात नेहमीपेक्षा हि तापमान जास्त आहे असे दिसले अर्थात ही घटना शटलच्या प्रवाशांना कळविली नाही कोलंबियानं आता दहा मिनिटांचा महत्त्तम उष्णता निर्माण होणाऱ्या काळात प्रवक्षकिला त्यावेळी त्याची उंची चौऱ्याहत्तर किलोमीटर इतकी होती आता पुढील प्रवासातील प्रत्यक्विटाची घटना नोंदली गेली आहे। आठ बावन कोलंबिया साधारण पाचशे किलोमीटर अंतरावर कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यापासून होत तापमान चौदाशे पन्नास औंड सेल्सिअस होत आठ त्रेपन्न सव्वीस सक्कंद कॅलिफोर्निया कोस्ट त्यान पार क्ला तापमान पंधराशे चाळीस औंड सेल्सिअस होत आपला काही बाग सोडताना कोलंबिया दिसत होत अति हवा एकाएक्की प्रकाशमय झाली त्या ऑर्बटरचे प्रकाशी पुच्छ जास्तच प्रकाशी केले। पुढील तेवीस सेकंदात अशीच घटना चार ठिकाणी दिसून आली आठ 25 सेकंद कोलंबियाने वडा प्रदेशात आले उंची होती एकोणसत्तर दशांश तीन किलोमीटर आठ अठ्ठावन सेकंद कोलंबियाने न्यूमेक्सिको ओलांडले टेक्सास प्रदेशात प्रवेश केला उंची चौसष्ट किलोमीटर याच वेळ उष्णता संरक्षण फरशी निखळून गेली त्या फरशीच्या अवशेषनंतर टेक्सासच्या लिटिल फिल्ड या गावात सापडले आठ एकोणसाठ पंधरा सक्कंद मिशन कंट्रोल ने फ्लाईट कंट्रोलला कळविले तुमच अस्पष्ट होत आह आठ एकोणसाठ बत्तीस सेकंद कोलंबियाच्या कमांडरची श्वटचे अपूर्ण वाक्य रॉजर उह बीयू नऊ वाजता अठरा सक्कंद जमिनीवरील निरीक्षकांना शटल तुटल आहा असलिशन कंट्रोलमध काही समस्या नव्हती नऊ नव पास मध्यक्सासच्या नागरिकांनी धडाआडधम असा मोठा आवाज ऐकला धुराचा लोट आणि घन तुकड़ स्वच्छ आकाशात दिसून आल नऊ बारा एकोणचाळीस सेकंद शटलचे तुकडे होत आहेत हा संदेश मिळाल्याबरोबर नासाच्या संचालकांनी आणीबाणी जाहीर केली पाणी करणारी टीम आणि अवशेष गोळा करणाऱ्या लोकांनी त्वरित काम सुरू करावे असा संदेश दिला जमिनीवरील केंद्राची सर्व दारे ताबडतोब बंद करा असा निर्णय घेतला कोणीही आपल्या खोलीतून बाहेर जाऊ नका व कोणाला यात घेऊ नका असा हुकूम दिला आणि फ्लाईट नियंत्रकांनी डेटा अगदी काळजीपूर्वक मिळवावा व नीट जपून ठेवावा असा संदेश दिला चौदा चार मिनिटं गंभीर आवाजात प्रसिडेंट बुश म्हणाल आजच्या दिवसान एक गंभीर बातमी आणली आहा व आपल्या दक्षाला खूप दुःखात लोटल आह कोलंबियामधील कोणीही वाचली नाही या अपघातानंतर देखील आपला अंतरिक्ष कार्यक्रम चालू राहील ज्या कारणांकरता त्यांना मृत्यू आला तो प्रवास अंतरिक्षाचा तपास चालूच राहील अवशांची पुनर्प्राप्ती दुर्घटनेनंतर कोलंबिया यानाचवपास दोन हजार अवश सापडल त्यात मानवी दक्षांची आऊस देखील होत हव डलास आणि पूर्वट या भागात मिळाल जनतेने कोणत्याही अवशेषाला स्पर्श करु नये असा धोक्याचा संदेश नासाने पाठविला दूरवर खूप संख्येनि अवशेष गोळा करण्याकरिता स्वयंसेवक पाठविण्यात आले आश्चर्य म्हणजे अल्युमिनियमच्या डब्यात ठलिया पट्रिटिश मध ठा मिलीमीटर लांबीच किनारहा बिडिटिज एलिगन हि कृमी मात्र जमिनीवर जिवंत अवस्थे सापडल अपघाताचा उष्णतेचा प्रचंड वेगाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता अठ्ठावीस एप्रिल दोन पर्यंत हि कृमी जिवंत होत मानवी समाज सारखा असतो काही धूर्त लोकांना प्रत्येक घटनेतून आपला स्वार्थ साधून अर्थप्राप्ती करायची असत टेक्स्टाईलच्या काही नागरिकांनी तवश्छ गोळा कल आणि तर्रास करणाऱ्या बाजारात दहा हजार डॉलरला एक अवशद्ष अशा महावड्या दराने विकण्याचा प्रयत्न कला ती हराशी ताबडतोब थांबविण्यात आली मात्र कोरंबियासंबंधी वस्तू प्रोग्राम्स फोटो यांचा हो भाव खूप वाढला पूर्वी या वस्तू कोणीही विकत घेत नव्हत तड्या भावाने घेण्याची स्पर्धा सुरु झाली